वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्व साठावा राम लक्ष्मण थंडही उष्ण झाली मग निळ आकाश असलेली सकाळ होताच दिवसाच्या पूर्वकाळच्या सर्व क्रिया उरकून पौरजनांचे कार्य जाणणाऱ्या रामाने भेटी घेण्यास सुरुवात केली त्यावेळी सुमंत्राने येऊन रामाला म्हटले राजन मागे हटवलेले तापस दारी उभे आहेत महाराज चवन भार्गवाला पुढे करून महर्षी तुमची भेट घ्यायची म्हणत आहेत त्यांना तोरा झाली आहे नरव्याघ्रा हे यमुनाचे तीरी वास करणारे आणि तुमच्यावर प्रेम करणारे आहेत त्यांचे बोलणे ऐकून धर्म मिळता राम म्हणाला महाभागा भार्गव प्रमुख द्विजाना आत घेऊन ये राजाची आज्ञा मानून द्वारपदाने हात जोडून अजोड शक्ती असणाऱ्या आज आत आपला तेजाने झळकणारे ते, ते महात्मे तापस शंभराहून अधिक होते ते राजभवन सर्व तीर्थातील जला भरलेले कलश आणले होते ते आणि फळे यांची त्याने रामाला मोठी भेट केली रामाने अतिशय प्रेमपूर्वक त्या सर्व तीर्थोदकांचा आणि नाना प्रकारच्या फळामुळांचा स्वीकार केला आणि तो सर्व मुनीना म्हणाला या प्रमुख आसनावर आपापल्या योग्यते बसावे रामाचे बोलणेहर्षी सुंदर दिसणार्या सुवर्णाच्या बैठकावर बसले ते ऋषी बसले हे पाहून शत्रुना आपले लक्षात येऊन मी आपले कोणते बरे काम करावे महर्षीच्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन आपण मला निशंकपणे आज्ञा देवी हे राज्य माझे सारे जीवित माझ्या हृदयात असलेले सर्व काही ब्राह्मणांच्या कारणी लागण्याकरता आहे मी हे आपल्याला सत्य सांगतो त्याचे नरश्रेष्ठ दुसऱ्याला नाही राजन महाबलवान असे पुष्कळ राजे झाले पण कार्याचा मोठेपणा जाणताच त्याने अशी प्रतिज्ञा करण्याविषयी रुची दाखवली नाही पण तू मात्र काय कार्य का, का, का, का, आहे हे न जाणताच ब्राह्मणाजींच्या मोठेपणाच्या भावनेमुळे प्रतिज्ञा केलीस तेव्हा तू ते काम करणारच या शंकाने ऋषींना मोठ्या भयापासून वाचवायला तू समर्थ आहेस उत्तरकांडाचा साठावा सर्ग समाप्तो